दिवस नक्की ठरवून वकील निघून गेल्यावर शिवाजी सावधपणाने तयारी करू लागला प्रथम गडाच्या खाली डोंगराच्या चढणीवर एक उत्तम सदर तयार करण्यास त्याने अनाजी रंगनाथ मलकरे यास सांगितले नंतर सैन्य दूर दूर ठेवले होते ते जरा जवळ आणून सरदारास ठिकाणी नेमून दिली ढवळे घाटात चंद्रगडावर लोक ठेवले ही लहानशी जागा अशी आहे की येथून सबोवतांचा प्रांत स्पष्ट दिसतो पण येथे सैन्य घेऊन जाणे हे शत्रूस फार अवघड आहे अशाच इतर उंच उंच पर्वत शिखरांची नाकेबंदी नीट केली व सैन्यास हुकूम दिले की कोसा कोसावर कारकुन हवालदार नाईक लोकांनी असावे कोटे लोकांची किलकारी झाल्यास एकमेकांचे साह्य करावे व मसलतीचा इशारा प्रसिद्धतेचा कसेरीतून उठताच कर न त्यावरी तोफ किल्ल्यावरची करावी तोफ ऐकून एखावत छेदे अरिसंब शस्त्रहत होतील शत्रूचा नाश कळेल तसा करावा ठिकठिकाणी सैन्याचा जमानानं दिसे अशा बेताणे झाडीतून व जाळ्यातून लोक बसवण्याची तजवीज केली गडाजवळच किल्ल्याच्या बुर्जाखाली सदरे जागा तयार केली ही जागा अशा ठिकाणी होती की गडावरून तेथे चाललेला तमाशा सर्वात सहज दिसावा गडाच्या तटावरील तोफांच्या भोकातूनही ही सदरेची जागा व तसेच अफजलखानाच्या लष्कराचा गोट ही स्थळे अगदी सहज स्पष्ट दिसतात सदर तयार केली होती ती फार उंची व अफजलखानाच्या इतमामा शोभेल अशीच केली होती डेरे बिछाने व असमानगिरी गिरद्या टक्केत ठेवून जागा सजविली होती त्या डेऱ्यात चंदराई कळस सोन्याचे लावले होते व मोत्याच्या झळारी सोडल्या होत्या सर्वभर उंजी मकमाली पडदे लावले होते या तंबूत एक चौथरा तयार करून त्यावर खाशास बसण्याची सोय केली हा चौथरा पूर्व पश्चिम तेतीस फूट रुंद व दक्षिणोत्तर चाळीस फूट लांब इतका होता सजेची जागा तयार झाल्यावर शिवाजीने खानाच्या वकिलात चिठ्ठी लिहून कळविले व त्याप्रमाणे कळविल्यावरून भेटीची जागा कशी आहे हे पाहण्यास आपल्याकडील विश्वासू मनुष्य पाठवून खानाने चौकशी केली त्यांनी जाऊन पाहून जागा चांगली आहे असे खानास कळविले सदरेच्या बैठकीची आणि तेथल्या मजलसीची तयारी सदळ हाताने आपल्याकडे येणाऱ्या पाहण्याच्या ऐश्वर्याला साजेल अशीच केली होती व इकडे तयारी चालू असता इतर सावधगिरीच्या बाबीही शिवाजी विसरला नाही सबोवताळी ठेवलेला सदरांचा गराडा त्याने आता आणखी आवळता व सैन्याचा घेर लहान करून लोक जरा जवळ आणले बेटीची जागा हा मध्यबिंदू धरून सभोवार चौफेर लोक ठेवले जे जे लिहितात की राजश्री स्वामींनी विचार केला की मुसलमान बेइमान आहे कदाचित भेटीच्या समर्थ त्यांनी ते बेमानी केली तर त्याचे लष्कर पारांत आहे ते डोंगरा चढू न देणे आणि निवडक माणूस घेऊन आपली मदत करणे म्हणून हैबतराव व बाळाजी सिलीमकर यांना त्यांच्या जमावानिशी बाचे घाटी ठेवले हा घाट कर्नाक पाईंटावरून जरा खाली उतरले की अगदी स्पष्ट दिसतो हा अशा ठिकाणी आहे की येथून थोड्या माणसांनाही पाराहून प्रतापगडावर जाऊ पाहणाऱ्या लशकराला सह जडवता येईल येथे आपले लोक नीट तजवीजीने ठेवल्यामुळे अफजलखानाच्या सैन्याला हा उत्तम शह झाला व ते सैन्य पारावरून वर प्रतापगडाकडे चरुळ देण्याचा बंदोबस्त पक्का झाला म्हणजे आता सैन्याच्या पलीकडे जावळीच्या जा अंगाला बांदल हा सरदार जमावानेशी असून अलीकडे सिलीमकरांचे लष्कर तळ देऊन राहिले आणि अफजलखानाचे सैन्य चांगलेच कोंडले गेले त्याला वरती येता येण्यासारखे नव्हते व मागे फिरून परत जाण्याचीही सवय त्याला आता राहिली नाही पावडेकर म्हणतो जाऊ जाणे येऊ ने ही गत अब्दल्याची झाली चक्रविहातल्या अभिमन्यूप्रमाणे तो कोंडला गेला पारापासून वर सर्वभर प्रतापगडाच्या डोंगराच्या सभोवार शिवाजीन आपले लोक झाडा आड जाळ्या जाळ्यातून ठेवून दिल प्रतापगडाभोवती जंगल इतके दाट आहे की असे हजारो लोक सहजाळ्यांच्या आड होऊन लपून बसतील हे सर्व जंगल शिवाजीने आपल्या सैन्याने भरून दिले खुद्द प्रतापगडावरही कडेकोट बंदोबस्त केला होता दर बुरजास पन्नास माणूस मागील बाजूस व पुढील तोंडा शंभर असे ठेवून केवळ सनिद्ध त्या जागेवरही जास्तीशे पन्नास ठेवले ते उमदे मर्द विश्वासू चांगले पाडून त्याच बहुध तरीनी खातर करून हुशारी राखविली आणि जनान खण्यातील मातुश्रीच्या चौकी पहार्यांची सर्व विश्वासूकपणाची अशीच माणसे योजली याप्रमाणे किल्ल्यातील बेट ठेवून दरवाजा मजबूतपणे राखला चौकशीस कारकून हवालदार किल्लेदार कारखानिस आदी करून जातीने राहून चौकशी करावी राखावी यावे जावे वाड्यापर्यंत दरवाजाचे आठ ठाई ठाई चौकी पहारे उभे सर्वदा असावे तसेच दरवाजावरील व पुढे कसेनीच्या नजिक तोफा ठेविल्या त्यांचा बार होता सर्वांनी हुशार व्हावे इशाराच करून लोकास सांगून पाठविले तसेज आपल्या पदलचे मोठमोठे लोक उमदे हजारात एक असे शूर शिपाईगडी नामजात त्या शागिर्द व खिदमतगार करून हलकी कामे सांगून त्या मिशाने जवळ ठेवले कोणी विडे देणारे हडपे करी कोणी चौरी मोचल वारणारे कोणी जोडा उचलणारे म्हणून सान्निद्धच असावे अशी योजना केली भेटीसाठी किनखाफी मंड उभारला होता त्याच्या मागच्या अंगाला एक खोल दर्डीत किंवा गर्तेत हिरोजी फरजेत वगैरे चाळीस माणूस धारकरी ठेवले शके पंधराशे एक्क्याऐंशी मध्ये मार्ग शीर्ष शुद्ध सप्तमीच्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीच्या दुसऱ्या दिवशी भेटीचा संकल्प ठरवला होता ते दिवशी महाराजांनी सकाळी स्नान करून केदारेश्वराची पूजा व प्रार्थना केली ब्राह्मण बोलावून द्रव्य दिदले व सांगितले की काशीस व गैरस जाऊन उत्तर करणे धर्महस्तके व गोदाने देखील दिदली दाढी लांब होती ती बाल छाटून लहान केली हा निर्वाणीचा प्रसंग पाहून त्या वीर माता जिजाईचे मन कालवून गेले, व ती जिजाई आई रडो लागली ती समीप येऊन दिदल जेवणखान झाल्यावर दुपारी दोन वरच्या सुमारास शिवाजीराजे सदरक्षयारीच लागल राज्यांनी अंगात चिलखत व वर जरीची कुर्ती घातली डोक्यात बक्त टोप घातला डाव हाती बिचवा व अस्तनीत नऊ टाकी पट्टा घातला व पायात चोलना घालून कास आणि अशा मजबूतीनं राजे गडाखाली उतरून येण्यास तयार झाल गडावरून निघताना महाराजांनी आपली कुलस्वामिनी श्री अंबामाता भवानीचे स्मरण केले व मग सौ मातोश्री जिजाईच्या पायावर डोई ठेवून नमस्कार केला तिने आशीर्वाद दिल्यावर लोक जमले होते त्यांचे मुजरे झाले त्यावेळी राजे यांनी आपले मातोश्री व संभाजीस यांच्या हवाली केले व त्यास सांगितले की काही वाकडे पडल्यास घाबरे न होता गर्दी करून शत्रूस बुडवावे राज्य रक्षावे नंतर पुन्हा एकवार सभोवतालच्या लोकांस नावाजून दिलासा देऊन राजे म्हणाले की तुम्ही सर्व शूर पराक्रमी आहात आमची मदा तुमच्यावर आहे सर्वांनी आपली शर्त करावी राज्य राज्यवृद्धीस पावेल ते तुमचेच आहे भेटीचा समय जवळ येत चालला व शिवाजीची तयारी झाली तेव्हा अफजलखानही भेटीस यावायस आपल्या गोटातून सिद्ध होऊन निघाले बरोबर लष्कर हजार दीड बंदूकवाले घेऊन चालले मोठमोठे धारकारी लोक त्यांच्या मागेच निघाले तेही चालले इतक्यात शिवाजीचा वकील पंताजी गोपीनाथ यांनी पुढे होऊन खाण्यास अर्ज केला की इतका जमाव कशाला इतका जमाव घेऊन गेली राजा धाशत घेईल माघरा गडावरती जाईल भेट होणार नाही शिवाजी म्हणजे काय यास इतका सामना काय करावा राजा दोघा माणसांशी तिकडून येईल तुम्ही दोघा माणसाशी इकडून चलावे दोघे बैसून भेटावे तेथे तजवीज करणे ते करा पंताजी गोपीनाथाचे हे म्हणणे अफजल पटले व अशा जमावणीशी गेल्यास शिवाजी कदाचित भिवून भेटीस न आला तर योजलेला सगळा डाव फुकट जाईल असा पोक्त विचार करून खानाने आपला अवघा जमा दूर बानाच्या टप्पावर ठेवून खान खासा सॉरी पुढे निघाला खानाची पालखी व बरोबर दोन हुद्देकरी सशस्त्र आणि कृष्णाजी पंत असे पुढे चालले बरोबर सईद बंडा नावाचा खानाचा एक मर्दाना पटाई सरदार होता अशी मंडळी प्रतापगडावर चढून चढू लागली खान वर चढून सदरेकडे येतो हे वरून पाहून शिवाजीने सर्वात सावधगिरीने राहण्यास इशारा केली खानाचे मनात दगा आहे हे शिवाजी जाणून होता व भेटीचे वेळी काय प्रसंग गुजरेल व गोष्ट कोणत्या थरावर जाईल ही चिंता त्याच्या मनाला होतीच त्याने सदरेचावं म्हणूनच मागच्या अंगाला गते चाळीस इसम निवडक पाहून ठेवले होते प्रताप नेताजी पालकर व दुसऱ्या अंगाला मोरोपंत पिंगळे हे लष्कर घेऊन ठेवले होते त्यासही काही दगा वाटल्यास एकच आवाज गडावर करतो तेव्हा तुम्ही खाली उतरवून खानाच्या लष्करात चालून येऊन मारामारी करते गडाच्या भोवती रानभर मावळे बसवून सदरेच्या दरवाजापाशी एका शिंगवाला उभा केला होता व त्यात सांगितले होते की मी हत्या चालू केल्याबरोबर माझे काय होते याचा बिलकुल विचार न करता तू शिंग वाजवून सैन्यास इशारा द शिंगवाल्याचा इशारा मिळताच गडावरील गोलंदाजाने तोप डागावी व तोफ़च्या खुनेबरोबर मराठ्यांनी -बर बर खानाच्या सैन्यावर हल्ला करावा अशी व्यवस्था योजली दिसत मग आतल्या खाशांच्या झटापटीचा शेवट कसाही हो तो नीट झाला तर ठीकच पण काही विपरीत परिणाम झाला तरी बायाच्या सैन्याने ये संपादावे आणि मग संभाजीच्या किंवा फुतण्या उमाजीच्या नावाने राज्य चालवावे अशी मसलत होती असो अब्दुल्ला खान सदरेजवळ आला तेव्हा ती उत्तम प्रकारे शृंगारलेली सदर पाहून त्याच्या मनाला मोठा हेवा वाटला आपल्या सन्मानासाठी केलेल्या तयारीबद्दल आनंद वाटावा तो न वाटता विजापूरच्या पाचशाला शोबेल अशी मालमत्ता शिवाजीजवळ आहे हे, हे पाहून खाना जरा वैषम्य वाटले हे त्याच्या मुद्रेवरून त्याने जाणून थोड़े आदभीने वकिलास त्यास म्हटले की हा पाचशाही माल हा पाचशाच्या घरी जाईल त्याची एवढी तजवीज कशाला सदरेत खान येतास राजा आणवणे म्हणून जासूद केले राजेगडाच्या जा पायथ्याशी आलेच होते व तेथून हळूहळू चालत होते खानाबरोबर सईद बंडा हा सरदार आहे तोळी साधल्यास दूर करावा अशा मसलतीने राजांनी खानास पंताजी पंतबरोबर निरोप पाठविला की जैसे महाराज तैसे खान आपण खानाचे पुतने ते वडील सईद बंडा जवळ आहे त्याकरिता शंका वाटते हा सईद बंडा दूर पाठविणे त्यावरून पंताजी पंतांनी कृष्णाजी भास्करांमार्फत खानास सांगून सईद बंडाही दूर पाठविला आणि मग खानाबरोबरच दोघे धारकरी जवळ राहिल पालखीचे बत्तीस जण बोळी होत व तईद बंडाही सदरेच बाहेरच्या अंगाला होत आपल्या मनाप्रमाणे सर्व जुळणा जुळवून आणल्यावर शिवाजीराजेही जीव महाला व संभाजी कावजी यासह सदरेस गेले राजे येताच खानही भेटीसाठी उठून उभा राहिला खान भिप्पाड घटिंगर असून शरीराने फारच बळकट असा होता महाराजांची सुरत उंच सडपातळ होती प्रथम परस्पर लोकांच्या भेटी दहा पानसाच्या कार्यकारण आगत्यआगत्य करविल्या नावे सांगण्यात कृष्णाजी पंत महाराजांकडे आले होते व महाराजांकडून पंताजी पंत व विठ्ठलपंत मर्डेकर हे खानाकडे होते लोकांच्या भेटी होतास, खानाची व मारजांची भेट व्हावी ते समयी खानाने पंताजीस शिवाजीराव हेच काय असे विचारून खरे करून घेतले व शिवाजीनेही खान हेच काय म्हणून विचारून घेतले नंतर दोघेही समोरासमोर उभे राहून भेटी देताच खानाने राज्याची मुंडी कवटाळून खानकेखाली धरिली राजास थोडी घेरी आल्यासारखे झाले यावेळी महाराजांच्या मनात रामदास स्वामींची आठवण झाली महाराजांचे मन जरा ठिकाणावर येते न येते इतक्यात खानाच्या कमरेस भली मोठी जमदाड होती तिचे मॅन टाकून ती खानाने रजेचा कुशीत चालविली पण शिवाजीचा अंगात जरीची कुडती होती त्यावर ती खरखरली अंगास लागली नाही खानाने दगा केला हे पाहून मोठ्या हिमतीने सर्व बळ एकवटून चपाळी करून शिवाजीने डावे हाती बिजवा होता तो खानाच्या हृदयाखाली पोटी मारला व एकांगी करून खानावर तडाक्याचा वार केला त्या जोराच्या एकाच तडक्यासरशी पोटातली आतडी बाहेर आली व खान ओरडून कृष्णाजी पंतास म्हणाले जे आपणास मारिले त्यासमयी कृष्णाजी पंताजवळ फिरंग तलवार होती ती काढून त्यांनी शिवाजीराजे याजवर वार टाकला परंतु तो कारीगार झाला नाही व लागू पडला नाही इतक्यात राजे यांनी दुसऱ्याने पट्याचा वार खानावर टाकीला त्याबरोबर जानवेच्या दोऱ्याप्रमाणे खानाच्या शिराचे दोन बाग होऊन खाण पुरा झाला व खाली पडला खान पडला हे पाहून कृष्णाजी पंताने पुन्हा शिवाजीवर लगत केली पण तिकडे लक्ष न देता शिवाजीने कृष्णाजी पंतास दूर होऊन निघून जाण्यास सांगितले पण कृष्णाजी पंताने निघून न जाता भोयास आत बोलविले भोई व धारकरी आत घेऊन खाण्याचा मुर्दा पालखीत घालून नेऊ लागले तो संभाजी कावजी बांदे व जीव महाल्या हे तेथे होते यांनी हातातल्या तरवारींनी भोयांचे पाय तोडले व खाणाचा खटारा धरणीवर लोळवला आतली गडबड चालली असता सईद बंडा धावून आताला, त्याने राजे जवळ केले पट्ट्याचे हात राजेवर चालविले तो राजाने जीव महाल्याजवळून आपला पट्टा घेऊन पट्टा व बिचवा यांच्या कात्रीने सईद बंडा याच्यावर वार ओढले सईद बंडाही फार हुशार पट्टेवाला होता त्याने ते चुकवून राजावर जोराचा वार टाकला जीव महाल्याजवळच होता त्याने हातच्या फिरंगेने सईद बंड्यास खांद्यावर वार मारला आणि एकाच घावासरसा सैद्याचा हात हत्यारासमो तोडून टाकला या झटापटीत पंताजी गोपीनाथा वार झाले लोकांनी त्यास ओळखले नाहीत कृष्णाजी भास्कर तर मेल्याच असता पण शिवाजीने त्यास दो ब्राह्मण म्हणून मारू दिले नाही मार्ग देऊन लशकरात बातमी सांगावायची माघारी जीव घेऊन त्यात जाऊ दिले कृष्णाजी पंत हे आपल्या जीवानिशी लष्करात येण्यास अस निघाले असतील खरे पण खानाच्या लष्कराचा ठिकाणा कोठे उरला होता झटापटीबरोबरच फौजेस आवाजाची इशारत झाली गडावर भांड्यांचा आवाज काढला त्या आवाजाचा प्रतिध्वनी पुरा उठला असेल खानाचा खानाच्या गोटाभोवताली नवी सृष्टी निर्माण झाली जाळ्या झुडपातून झाडा आडून खडका मागून असे जिकडून तिकडून चोहळ हो बाजूने शिवाजीचे लोकपुढे सरसावले थोड़़़ापूर्वी जे रान अचेतन झाडापडानी हिरवेगार दिसत होते तेच राण एका क्षणात प्रत्यक्ष काळासही जुमान न जुमानणाऱ्या शिपायांच्या धिंगाण्यांनी गजबजून गेल मागढ बाजूला जिकड़ तिकडे आता मराठे मावळ दिसू लागले व त्यांनी युद्धाची कचाकचीही थोर केली बाजी सजरा वगैरे तर जिवाची शर्त केली कानोजी जे देव बादल वगैरेंनी पालगटाच्या लष्करावर चालून जाऊन थोर मारामारी केली मोरो पंत कोकणातून ससैन्य आले होते त्यांनीही एकदम चालून येऊन खानाच्या गोटावर हल्ला केला आणि राय उडवून दिली गडावर तोफेचा आवाज का झाला हे प्रथम खानाच्या लोकांस नीट कळलेच नाही त्यास वाटले की भेटीच्या सलामीची तोप झाली मग पुढील प्रकार पाहून ते जरा गोंधळून गेले पण इतक्यात खानाच्या सदरांनी हुशारी करून लढाई सुरु केली तोफे सरबत्ती दिली आणि एकदम शिवाजीच्या लोकांवर जोराचे हल्ले केले व तरवार चालविली कचाकची फार झाली दोन्ही बाजूचे भांडे माणूस एकमेकांवर तुटून पडले व सर्व रानभर एकच गोंधळ वाजला शामराज पद्मनावी व त्रिंबक भास्कर हिवा शिवाजीचे दोन मोठे सरदार कामास आले व आणखी पुष्कळ लोक मारले गेले इतक्या धानली संध्याकाळ होत चालली भालाभर सूर्य वर राहिला ते शाळू दिवस तेव्हाच तिने सांध्या झाल्या तोच शिवाजीच्या लोकांनी झाडे तोडून लहान मोठा वाटा होत्या तितक्या सर्व बुजवून टाकल्या काही रात्र होताच घायाळ जातीतरुण धरून शरण गेली अफजलखानाच्या लष्कराच्या लोकास खानास मारल्याचे वृत्त जेव्हा कळून आले तेव्हा ते सर्वांचे धीर सुटले नंतर ते भ्याड पळावायच लागले तो महाजनच्या सेनेनी व गावातल्या लोकांनी झाडागणित माणूस प्राणात एकच किलकारी करून दिली चोळकुळून मार्ग बंद केलेच होते वाट नाही कगाल गरीब धेंडांनी येऊन शिपायांच्या हत्यार घोडे घ्यावे कोणी हत्या धरील त्या जिवे मारावे प्राणनिश्चित ठेवू नये अशा रीतीने हत्यारे घोडी उंट तट्टे हत्ती खजीना जवाहीर आदी करून सर्व घेऊन वस्त्रपात्र अंगावरील जे असेल ते मात्र लोकास माफ केले अशी दुर्दशा अल्ली शान खान महमद या विजापूरच्या सदाराची शिवाजीच्या मराठ्यांनी केली त्याचे ते कर्नाटकी व ते विजापुरी योद्धे धुईस मिळविले त्याचे महम्मद पठाण उज्दीन पठाण व रोहिले आणि अरबी मुसलमान मारून पाडून भुईस गडून टाकले झुंजारराव गाडगे, जगदेळ वगैरे मराठे पाडाव झाले अफजलखानाचा फरजेत फजल खान हा होता तो मोठ्या संकटाने कोयना नदीचा मागून काटाकाठाने कराडकडे जात होता कराडकडे जाण्याचे कारण उघड आहे याच्या आदलेच साली त्या प्रांताचा मोकासा अफजल मिळालेला असल्यामुळे अफजल त्या प्रांती चांगला आधार मिळण्यासारखा होता तो प्रथम कोयना कांढांनी निष्ठून जात असता खंडोजी काकडे या श्रद्राने हाती सापडला पण खंडोजीने पैशाच्या मोहात पडून त्या सोडून दिली, व मग तो पायास चिरगुटे गुंडावून पळून गेला या बद्दल शिवाजी महाराजांनी खंडूजीस धरून आणून तात्काळ त्याचे डोके उडविले ते दिवशी मराठ्यांनी पाटलाख करून वाईस सरंजाम तोफाना वगैरे होता तो सर्व महाराजांच्या सरकारात घेतला तो पाठलाख कशाचा मार्ग शीर्षातल्या चांद्यातली ती लांडगे तोडत झाली हजार उंट चार घोडे राजाच्या पागेत आले तीन लाखांचे जवाहीर व सात आठ लाख रोकड राजाच्या खजिन्यात जमा झाली कापड हत्यारे वगैरे लूट मिळाली ती आणखी निराळीच मंबाजी भोसले व जगताप हेही पाडाव झाले जगदाळे पळाले त्या शिवाजीने धरून आणून त्याची गर्दन मारली अशी दुर्दशा उडाली ही अफजलखानाच्या वधाची गोष्ट शके पंधराशे विकारी नाम संवर्शरी मार्ग शुक्ल सात मी गुरुवारी घडली मारामारी झाल्यावर अफजल शिर कापून आणले व त्यात लोखंडाची मेक ताऊन शिवाजीराजे यांनी तिशीर प्रतापगडाच्या दरवाजावर बांधले नंतर युद्ध आटोपल्यावर गडावरून उतरून आपले लोक व खानाचे लोक व भांडते माणूस होते तितक्याच भेटून पोटाशी धरून दिलासा करून भांडे लोक जे पडले होते त्यांचा परामर्श घेतला त्यांच्या लेखात चालविले पुत्र नाही त्यांच्या बायकास निमे वेतन करून चालवावे असे केले जखमी झाले होते त्यास दोनशे होण व शंभर होण कोणास पन्नास होण कोनास पंचवीस होण असे दर आसामी जखम पाहून दिले कुठे मोठे धारकरी होते त्यास हत्ती घोडे बक्षीस दिले कोनास कडी कोनास माळा तुरे पत्के चौकड असे इनाम फार दिले लोक नावाजले पंताजी गोपीनाथ यास त्यांचे राहते गाव मौजे हिवरे हे वंश परंपरेने इनाम करून दिले व एक लक्ष होन रोग बक्षीस दिले पुढे थोड्याच वेळात शिवाजीचा जुना व अफजलखानाचा मदतगार खंडोजे खोपडा हाळी धरला गेला त्यास आणून शिवाजीने जिवे मारले झुंजारराव घाटग्याप्रमाणे यालाही जीवदान दिले असते तर ते फार कौतुकास्पद झाले असते पण असो जे झाले ते बरेच झाले थोडे दिवसांनी शिवाजीराजे यांनी प्रतापगडावर मोठा उत्साह केला श्रीदेवी भवानीनेच कृपेने आपणा सुयश असे समजून व आपली ती तिचे दर्शन वारंवार घडावे याकरता गडकी शिळा चांगली आणवून हुशार कारागीर तुझापुरास पाठवून तेथील देवीचे ध्यानाप्रमाणेच सुंदर ध्यान करवून श्रीची मूर्ती घडविली व समर्थ रामदास स्वामी वगैरे थोर विद्वान ब्राह्मणांच्या संमतीने राजेश्री मुरोहंत पिंगळे यांच्या व त्यांच्या बायकोच्या हस्ते देवीची स्थापना प्रतापगडा केली देवीच्या समोर डोंगराचे एक टोक होते त्यावर अफजलखानाचे शीर नेऊन पुरविले व त्याभोवती बुरुज बांधून ते टोक प्रतापगडच्या कोटात सामील केले तेव्हापासून अजूनपर्यंत या बुरुजास अब्दुल्ला बुरुज असे म्हणतात तसेच जेते अफजलखानाचे शीर पडले तेथे त्यावर ते कबर बांधली आणि त्या कबरीत चुना वगैरे लावण्याच्या व चिरकादानाच्या म्हणजे दिवा बत्तीच्या खर्चाची नेमणूक करून दिली आणि ही खर्च देवीच्या संस्थानाकडून चालावा असे ठरविले अजूनही ही खर्च देवीच्या संस्थानातूनच चालतो व दिवापंदी लावली जाते आणि कबरी पुढे पहिला दाना फोडण्याचा मान देवीच्या संस्थानास मिळतो प्रतिवर्षी दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या समारंभात देवीची पालखी गडावरून खाली या सुद्रेच्या जागेवर आणतात व येथे पूजा अर्चा मग पालखी परत फिरते अफजलखानाचा वध झाला ही गोष्ट त्यावेळी सर्वात साहजिकपणे अत्यंत महत्वाची वाटली व वा शिवाजीचा लौकिक आणि दरारा सर्व पसरला डोंगरातल्या उंदराने या विजापूरच्या वाघात चित्त केले मराठ्याच्या पोराने पाचशेही सदाराला संबंध घेऊन टाकला ही खबर ऐकून दिल्लीच धडकी भरली व विजापूरचे सिंहासन डळमळू लागले बखरकार सांगतात की ही बातमी चौथ्या दिवशी विजापुरात बादशाह जाहीर झाली ती ऐकताच अल्ली अदिलशाह तख्तावरून उठून महालात जाऊन खेत करू लागला व बडी साहेबीन अल्ला अल्ला खुदा खुदा करून अंग अंगपरंगावर टाकून रडत पडली व तिने तीन दिवस अन्न उदक घेतले नाही इकडे जिजाईस इतका आनंद झाला की तिचा तो हर्ष त्रैलोक्यात मावेना तिने अनेक प्रकारे धर्म केले व आपल्या या मुलाच्या अद्भूत पराक्रमाचे आणि अंबेने दिलेल्या त्याच्या यशाचे वर्णन सर्वांच्या कानावर पडावे व ते पुढील पिढ्यांच्याही तोंडी रहावे म्हणून त्यावेळेचे शाहीर बोलावून आणले आणि भरल्या सदरेमध्ये ज्यांनी हा अलौकिक प्रसंग घडवून आणला त्यांच्या समक्ष व ज्यांनी हा अतुल पराक्रम प्रत्यक्ष पाहिला त्यांच्या देखत या प्रसंगाचे कथन रचून गाण्यास आज्ञा केली आणि तेथे आलेल्या ते त्या अज्ञानदा शाहिराने हाती डप व तुंतूने घेऊन व आपल्या एक तरीची खुंटी पिळगटून हे पाचशे योजनांचे भांडण हे शिवाजी सर्जाचे दलभर्जन खड्या आवाजाने गायले आणि सर्व श्रोत्यांना त्या वीररसाचे यथेच पान करून आपले तुंतून खाली ठेवले इतक्या तडाक्याने आपल्या मतम अग्निनदासानम बिरमाल राजाचा गाईला हे पाहून शिवाजी सर्जाने इनाम घोडा बक्षीस दिला शेरभर सोन्याचा तोडा हातात घातला अफजल व शिवाजीच्या संग्रामाचा हा प्रकार निवेदन करताना आधुनिक इतिहासकार अनेक तऱ्हेच्या चर्चा करीत असतात व यात दोषी कोण व निरपराधी कोण याचा ओहापह करून शिवाजी महाराजास वारंवार दोष देताना आढळतात पण यात अपराधी आणि बिनअपराधी हा वाद का उपस्थित व्हावा हे कळत नाही मराठ्यांच्या मुलखावर स्वामित्व संपादून त्यांना जिंकावे त्यांच्या पायात पारतंत्र्याची बेडी अडकवावी त्यांना आपले गुलाम करून टाकावे त्यांचा धर्म त्यांची भाषा त्यांची सत्ता त्यांची संस्कृती वगैरे जे जे काही प्रिय त्या सर्वांचा समूळ नाश करावा हा मुसलमानांचा ठरलेला बाणा होता व यापासून महाराष्ट्राचे सर्वता सर्वथारक्षण करावे मराठ्यांच्या कपाळची गुलामगिरी चुकवावी त्यांना सुखसमाधांनी नांदू द्यावे व त्यांना स्वराज्य स्वधर्म स्वभाषा यांची जोड मिळवून द्यावी हा महाराष्ट्रातील नेनत्या पुरुषांचा हेतू होता आणि तो साध्य करण्यासाठी नाना यत्न नाना युक्त्या हे शिवाजी महाराजास प्राप्त व अवश्य होते वर विजापूरचे मुसलमान मुत्सद्दी कितीही गोड बोलले किंवा त्यांनी कसलेही अमीज दाखविले तरी आपले उद्देश व ते साधण्यासाठी आपण करीत असलेली कृत्ये त्यांना केव्हाही रुसणार नाहीत हे त्यास पक्के ठाऊक होते इतकेच नव्हे तर याहीपेक्षा दुसरी गोष्ट अशी की विजापूर दरबारचेही हात या बाबीत बांधले गेले होते विजापूर गोवळकोंडे वगैरे शहांचा शहा दिल्लीचा मोगल बादशाह त्याच्याही डोळ्यात आपण खड्याप्रमाणे खोपू लागलो आहोत व आपला उत्कर्ष त्यांच्याने सहर होणार नाही हे शिवाजी जाणत होता व आपल्या नाशासाठी मोगलांचे कसे खोल प्रयत्न चालू आहेत हेही तो पाहत होता बापाच्या आजारीपणामुळे औरंगजेबाला महाराष्ट्रातून दिल्लीत जाणे भाग पडले त्यावेळी त्याने विजापूर कराशी तह करून तो परत गेला या तहाच्या बोलण्यातली एक मुख्य अट अशी होती की औरंगजेबाच्या मागे विजापूरकरांनी शिवाजीचा नाश करून मराठ्यांची सत्ता खणून टाकली पाहिजे वास्तविक पाहता मोगलांचा आणि विजापूरकरांच्या तहात ही तिसऱ्या समंदाची अट घालण्याचे काहीच कारण नव्हते पण औरंगजेबाचा मुख्य हेतू शिवाजीला धुळीस मिळवून मराठ्यांची सत्ता नेस्त नाबूद करण्याचा होता यामुळे त्याने ही अट घालून तीज संबंधाने हट्ट धरला विजापूरच्या दरबारात या तहाची वाटाघाट सुरू झाली तेव्हा त्यावेळी खान महमद हा सर्व सूत्रे असून त्याचा पक्ष प्रबळ होता त्याच्या मनात ही जोखमाची कामगिरी आपल्या अंगावर घेण्याचे नव्हते कारण शहाजींनी अडचणीच्या प्रसंगी बजावलेली विजापूर दरबाराची सेवा चाकरी त्याच्या लक्षात होती शिवाय मोंगलास वाटल्यास शिवाजीसा बंदोबस्त त्यांना त्यांनी वाटेल तसा करावा ते जोखीम आपण उचलण्याचे कारण नाही असे त्याला वाटत होते म्हणून तहाचे हे कलम विजापूर दरबाराने मान्य करू नये अशी त्याची सल्ला होती पण या खानमवादाच्या विरुद्ध दुसरा एक पक्ष विजापूर दरबारी जोर करीत होता त्या पक्षाचे पुढारी पण अफझल खानाने आपल्याकडे घेतले होते व तहाचे हे कलम आपण कबूल करावे आणि मराठ्यांचा नायनाट करून मोगलांचा स्नेह स्नेहसंपादन करावा असा अफझलखानाचा फार आग्रह होता पण मोठ्या वजीराच्या पुढे अफजलखानाचे तेज निरसे पडेना त्याने आपली मावळण म्हणजे विजापूरची बडी साहेबेन हिचे मन वळवून तिच्याही मनात आपलाच बेद भरवून दिला पुढे वजीराचा खून होऊन तो मारला गेल्यामुळे त्याचा कम पक्ष कमजोर होऊन अफजलखानाचा पक्ष जोरावर आला व मग अफजल खानाने आपल्या आग्रहाने आपल्या मनाप्रमाणे शिवाजीचा बिमोड करण्याची अट कबूल करून मोगलांचा तह कायम व मोहर केला याप्रमाणे तह केल्यानंतर शिवाजीची सत्ता खरून काढण्याचे काम तडीस विजापूर दरबाराला अवश्य झाले आणि दरबारातला कोणीही सरदार हे काम करण्यास हिंमत बांधी तेव्हा हे काम स्वतः अंगावर घेणे खानला भाग पडले व त्याप्रमाणे त्याने ते अंगावरही घेतले भर दरबारात आणि बडेसाहेबिंनीपुढे अनेक तऱ्हेची बारीश बडबड करून शिवाजीला ठार मारण्याची किंवा त्याला लोखंडी पिंजऱ्यात कैद करून दरबारात आणून हजर करण्याची प्रतिज्ञा करून निघालेल्या अफजलखानाला समेटाची बोलणी लावणे व त्याप्रमाणे शेवटपर्यंत वागणे केव्हाही शक्य नव्हते त्याने शिवाजीला ठार मारला असता तर सगळाच बाजार संपला असता आणि शिवाजीस दिलेल्या वचनातून पार पडण्याची अफजल खानाची जबाबदारी आपोआप टळली असती पण असे न होता युक्तिप्रयुक्तीने बोलणी करून फसवून त्याला विजापूरला नेला असता तर त्याचे काय करावे हे ठरविणे विजापूर दरबाराचे काम होते अफ्जुलाच्या हातचे नव्हते इतकेच नव्हे तर ते ठरविणे अफजल खान किंवा त्याचे मालिक विजापूरचे आदिलशहा यांच्याही हातात राहिले नसून ते दिल्ली दरबाराचे ठरवायचे होते किंवा ठरविले होते यावेळी औरंगजेब काय करता किंवा अफझल खानाने दिलेली वचने तो कशा रीतीने पाळता याचा अदमास यानंतर सहा सात वर्षांनी शिवाजी आपल्या मुलासह आग्र्यास गेला तेव्हा औरंगजेबाने काय केले यावर निसंशय बांधता येईल तेव्हा अफजल खानाच्या बोलण्यावर शिवाजीने विश्वास ठेवून स्वस्थ अयोग्य होते हे कोणीही कबूल करील विजापूर दरबारातल्या या सर्व हकीगतीनंतर शिवाजी आयरीपणाने अफजल वकिलांच्या शब्दावर अवलंबून राहता व नाश पावता त्याची गणना कोणीही बावळ्यात केली असती पण यापुढे अफजल खान वाई शहर सोडून प्रतापगडची अर्धी अधिक वाट चालून तायघाटापुढे आल्यानंतरही नवी फौज ठेवित होता नवे सैन्य जमित होता आणि मराठे देशमुखांना आमिषाशन या पत्रे लिहून त्यांच्याकडून आपणास मदत सामग्री बोलावित होता हे शिवाजीला दर हमिषा कळत होते जुनी जवळ असलेली फौज बरोबर आणणे निराळे आणि नवी फौज ठेवून आणखी आणखी जमाव वाढवत जाणे हे निराळे या दोहतले जमीन आसमानचे अंतर शिवाजीला काय कळत नव्हते अफजलखानाची शक्ती काय त्याला माहीत नव्हती त्याने जमविलेले व वाढवित असलेले सैन्यबळ तो काय जाणत नव्हता तसे खोपडे घाडगे इंगळे वगैरे सारखे मराठे खाण्याला मदत करीत आहेत व तेवेळी डाव साधण्यात चुकणार नाहीत हे काय तो समजत नव्हता हे सर्व त्याला कळत होते व या सर्व बाजू ध्यानात धरून वागणे हे त्याचे अवश्य कर्तव्य होते हे सर्व मराठे शिवाजीचा द्वेष करीत आणि मुसलमानांना मनापासून सहाय्य करीत तेव्हा आपली सर्व मजबूती आपले धोरण व वा आपली वागणूक ही या गोष्टीकडे लक्ष पुरवून शिवाजी महाराजांनी ठेवली हे त्यांच्यासारख्या शोभेल असेच झाले आता इस प्रत्यक्ष भेटीच्या वेळचा प्रकार लक्षात घेतला असताही शिवाजी दोन ठेवण्यास जागा राहत नाही अफजल रेड्याचे बळ अंगी असलेल्या शत्रूने आपली मान पहिल्या सलामीला बगलेत आवळून धरली असता शिवाजीने स्वस्थ बसावे किंवा आंगच्या चपाईने त्याच्या मगरमिट्टीतून निष्ठून गेल्यावर पुढे काही एक न करता त्याच पैशी त्याच्या वकिलाने कबूल केलेल्या शर्तीच्या आधारावर वाद घालीत राहावे या दुबळेपणाला कोणीही हसला असता यावेळी शिवाजीच्या जागी त्याला दोष देणारा कोणताही इतिहासकार असता तर त्याने काय केले असते इतिहासकारी मनुष्यप्राणी तर आहे पण अशा कसाटीत सापडल्यावर गरीब साधे मांजर काय करते हे तर आपण नित्य पाहतो मांजरच काय पण बारीक किरकटू ही उलटून जाऊन आपल्यावर हात टाकणाऱ्याचा प्राण घेण्याचा येत करते मग काय शिवाजीने मांजरापेक्षाही मऊपणा धरवायचा होता किंवा किरणापेक्षाही अजगळपणा करून स्वस्थ राहावायचे होते नाही हे करणे कोणीही मान्य करणार नाही शिवाजीने केले तेच योग्य केले व आपले मागचे सर्व बळ एकूटून जवळच्या हाती असलेल्या साधनांचा सा उपयोग करून शत्रूचा धुवा उडवला हेच योग्य केले यात संशय नाही किंवा यात नवल वाटण्याचेही कारण नाही नवल वाटलेस तर असे वाटते की इतक्या अवघड जागी व जेथे पुरे शंभर लोकही नीट बसू शकणार नाहीत अशा लहानशा उंच वट्यावर असताही अफजलखानाच्या मनात शिवाजीला बगलेत धरून दाबून मारण्याची बुद्धी झाली कशी स्वतःच्या शक्तीविषयी त्याची प्रौढ किती होती व हे कृत्य करणे त्याला किती सुलभ वाटत होते हे पाहून मात्र नवल वाटते आपण कोणत्या ठिकाणी आहो व आपल्या जाळे कसे विणले आहे हे जाणण्या इतकी पोच त्याच्या बुद्धीला राहिली नाही केवळ स्वतःच्या आंगच्या बळावर सर्व भिस्त ठेवून भोवतालच्या पिंजऱ्याचे गर्जन न जुमानता एखाद्या वागाने गरीब गायीच्या नरड्यावर एकदम अविचाराने उडी टाकावी त्याप्रमाणे त्याने केले आणि या अविचाराच्या धाडसात तो फसला गेला आता अशा अडचणीच्या जागी शिवाजीने खाणाला बोलावलंच का म्हणून व मग तेथे खाण आल्यावर त्याने काही केले असले तरी त्याला जिवे मारला का म्हणून असा प्रश्न काही दौड शहाणे करतात त्यांना उत्तर कशाचे शिवाजीने खानाला खाई जाफत दिली नव्हती की काही मेजवानीचे आमंत्रण दिले नव्हते की काही मेहेरवाणीच्या शरावात विष कालवून त्याने खानास मारले नाही खान आपला दर्जा विसरून जाऊन पायळीस पाय लावू लागला तेव्हा त्याला ठिकेटाक करणे प्राप्तच झाले आपण दुसऱ्याच्या घरी गेल्यावर तेथे वागावे कसे बोलावे कसे घरवाल्याची आदब राखून वरतावे कसे हे तो खान सापच विसरला तेथे दुसऱ्याच्या सदरेत जाऊन अतिप्रसंग करावा आणि हातगाईर यावे हा कोठला रिवाज तेथे अंगेजणीचे प्रयोजनच काय तेथे जे काय बोलणे ते खान आपला दर्जा सांभाळून निमूटपणे बोलता तर शिवाजीने उठून एकदम उगास हातगाई करावी अशी काही त्याची प्राज्ञा होती वेळच बोलण्यात दोघांचे न पडते तरीही पानावर पान ठेवून बोलणे तितकेच आटोपते घेऊन खाण्याला गोटात सहज परता येता आले असते पण इतका घोर खाणाला कोठून निघणार तो अगदी ताटकळला होता व महाराजांची नरडी जा त्याचे हात अधीर झाले होते आणि याचे प्रायचित्य त्याला मिळाले क्षणभर असही मानू हे मान्य अगदी अप्रयोजक आह पण तरी देखील इतिहासकारांचे कोड पुरवण्याकरता आपण क्षणभर असंही मानू की शिवाजीने यावेळी दगाद केला तरी काय झाले बुद्धिमानाने सामर्थ्यवानाशी गाठ पडली असता कसे वागावे याचे दाखले महाभारतात अनेक ठिकाणी आहेत दुर्योधनासारख्या बलिष्ठपण दुरागम्याशी महायुद्ध करण्याचा सा प्रसंगच आला तर त्यावर कसा प्रहार करावा हे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने पडवल्याचा इतिहास कोणत्या इतिहासकाराला माहित नाही पण महाभारत म्हणजे एक पौराणिक भाकडकथा आहे असे जरी मानले तरी शिवाजीच्या पूर्वी चारशे वर्षाच्या इतिहासात अनेकवेळा राक्षस तागडीच्या लढाईसारख्या प्रसंगात देखिल, मुसलमानांनी कोणत्या नीतीचे अवलंबन केले हे कोणता इतिहासकार जाणत नाही आणि त्या जुन्या काळीच कशाला का आजच्या या नीतीमत्तेचे नगारे बडविण्याच्या काळात आंतरराष्ट्रीय कायद्याच्या घोकंपट्टीचा महावीप चालू असलेल्या राष्ट्रांच्या युद्धप्रसंगात देखील केले कोणती नीती वारंवार अवलंबिली जाते हे गेल्या महायुद्धातही कोणत्या इतिहासकाराने पाहिले नाही विहिरीत पोलादी सूळ उभे करून ठेवायचे व वरून तोण असे साफसूप करून टाकावे की ते कोणाच्याही लक्षात न येता त्यावर पाऊल ठेवताच मनुष्य आत पडून सुळाने भोसकली जावी किंवा जाण्या येण्याच्या वाटेवर दर्यात सुरुंग भरून ठेवावे आणि गरीब व निशस्त्र कुटुंबवत्सलांची बायका मुलांसह त्यांचे योगाने समुद्रास आहुती द्यावी असली कृत्य करणे जेथे अजूनही खपते तेते शिवाजीच्या कृत्याबद्दलचा प्रश्न तरी कसा निघू शकतो हे कळणे कठीण आहे या कृत्यांचा विचार केला व आपल्या भोवती नित्यशा घडणाऱ्या गोष्टी मनात आणल्या म्हणजे तर शिवाजीच्या कृत्याचा नुसता निषेध करण्याचेही कारण उरत नाही मग त्याचा ओहापोह करणे आणि त्याबद्दल दोष दोठे उरले आता अफजल खानाला मारल्यानंतरच्या शिवाजीच्या कृत्याबद्दल एक दोन शब्द सांगणे गैर होणार नाही शिवाजीने अफजल खानाचे डोसके उडविले व ते भाताच्या टोकावर नेऊन मिरविले यात विजापूर दरबाराने विजयनगरच्या रामराजाचा जो सोहळा केला तो सोहळा बरोबर तसा शिवाजीने अफजल केला शिवाजीने आपल्या विजयाच्या लौकिकासाठी शिर उडवले हे खरे पण यानंतर त्याने कोणाही थोर मनाच्या योद्ध्या साजेल असेच वर्तन करून अफजल शरीरास मूट माती देऊन त्यावर थडगे बांधले आणि त्याच्या दुरुस्तीचे आणि चिराग नादाचे खर्चाची साळोसालची साल सर्व नेमणूक आपण करून दिली हे त्याचे थोर अंत करण्यास आणि उच्च दर्जा शोभेल असेच झाले लढाईत पाडाव झालेल्या इस्मांपैकी जेवढे वळण्यासारखे वाटेल त्यास वळवून मान मराता ठेवून घेतले परंतु खंडोजी खोपड्यासारख्यांना देहांत प्रायचित दिले हे करण्याचे कारण असे दिसते की मराठे सरदार वारंवार शिवाजीच्या विरुद्ध वर्तन करीत आणि मुसलमानांना जाऊन मिळत मराठमोळ्यात हे नामजादो हो वजनदार असल्यामुळे यांच्यापासून शिवाजीला हमेशा पुष्कळ नुकसान पोहोचे या देशमुखांच्यामुळे विजापूर दरबाराला कांटक व शूर असे मराठे शिपाई सहज मिळू शकत आणि त्यामुळे विजापूरकरांचे बळ साहजिकच वाढे व ते फार शिरजोर होत कोणतीही परकी सत्ता आतील लोकांच्या मदतीशिवाय शिरजोर होणे किंवा नुसती ना केवळ अशक्य आहे तेव्हा अशा आपल्याच घरातल्या मदतीचे द्वार बंद व्हावे अशा देशद्रोही लोका दहशत बसावी आणि यापुढे कोणीही असली कृत्ये करू नयेत हाच या देहांत प्राशित्ताचा मुख्य हेतु असावा हे उघड आहे हे असले लोक मारल्याने व जावळी शृंगापूर सारखे राज्य बुडवून तेथे आपला अंमल केल्याने शिवाजीने विजापूरकरांचा कांटक शिपाई मिळविण्याचा मळार सोडून टाकला व ही मदत मिळणे बंद केले आता यावर कोणी असेही म्हणेल की असे जीवे मारण्यापेक्षा अशा लोकांची स्वदेशप्रिती जागवून आणि त्यांची मने वळवून शिवाजीने लोकांस आपल्या बाजूस मिळवून घ्यावयास पाहिजे होते पण हे मनने व्यवहार नाही असा शिवाजीचा अनुभव होता ज्याच्या मनात काहीतरी सात्विक बुद्धी असेल त्याच वळवीने इष्ट व शक्य होईल पण जे नीच स्वार्थापलीकडे काहीच जाणत नाही किंबहुना स्वार्थाची ओळख न ठेवता जे केवळ द्वेष बुद्धीने शत्रुत जाऊन मिळतात त्यांच्यापुढे उपदेश काय रडेल परीच झाला तरी लोखंडाचे सोने करील पण खापराचे त्यांच्यान ही काही होणार नाही आणि ही, ही गोष्ट स्वानुभवान शिवाजीला कळलेली होती लहानपणी प्रथम आपल्या विचारांची आणि जोमाची माणसे जमवून त्यांची मने मद्य हेतूंनी व थोर विचारांनी भरून देऊन व त्यांच्याकडून रोहिडेश्वराच्या पायाची शपथ घेऊन शिवाजींनी एक मोठा कारभार आरंभला होता पण सर्व तयारी होऊन कार्यास सुरुवात केल्यावर मध्येच फसकस झाली जे जे शिवाजीला सोडून घरी जाऊन स्वस्त बसतील त्यास पूर्ण माफी दिली जाईल असा जाहीरनामा बादशाने प्रसिद्ध करताच पुष्कळ लोक सोडून गेले त्यांच्या स्वदेश प्रीतीची ज्योत विझून गेली त्यांच्या त्या आना शब्दाते विसरून गेले आणि रोहिडेश्वरा समक्ष योजलेल्या बेतांची त्यास आठवणही राहिली नाही शिवाजी महाराजांचे मन जितके भाविक व बाणेदार आणि करारी होते तितके इतर सर्वत्रांचे असत नाही या गोष्टींचा त्यांना चांगला अनुभव आला व मनुष्यांच्या क्रियेवर दाब ठेवण्याला वतीस आपनास आपल्यास अवश्य वाटेल तसे वळण लावण्याला दहशत किंवा लोभ या दोहांचाच उत्तम उपयोग होतो हे त्यांच्या लक्षात आले आणि शिक्षा व बक्षीस यांच्या उपयोगाने ते जोराने करू लागले खानाच्या झटपटीचा शेवट लावल्यानंतर काही इनाम बक्षिसे दिली आणि काही शिक्षा व देहांत प्रायचिते दिली याचा उलगडा यातच आहे यदुनाथ या सरकार यांनी या प्रसंगासंबंधी असे एक विधान केले आहे की अफजल खानाच्या मृत्यूचा खरा प्रकार बाहेर येणे शक्य दिसत नाही दोन पुडारी अशा रीतीन भेटून जेव्हा घात होतो तेव्हा खरा प्रकार बाहेर येणे शक्य नसत सरकारांच्या या लेखाचे अवतरण इतरही काही इतिहासकारांनी घेऊन त्यांच म्हणण्यास आपली संमती दिल्यासारखी कलि आह हल्ली उपलब्ध असलिली हकीकत अविश्वसनीय व खोटी आहे असा या विधानातून एक ध्वनी निघतो इतकेच नव्हे तर शिवाजी महाराजांचे वर्तन संशयास्पद होते असे यात म्हटल्यासारखे होते व केवळ पुराव्याच्या अभावी संशयाचा फायदा घेऊन शिवाजीला या प्रकरणात दोषमुक्त केल्यासारखे दिसत काही नावाजल अगदी अलीकडले इंग्रज इतिहास वेतर इतकेही करण्यास कबूल नाहीत ते याहीपेक्षा पुढे जाऊन म्हणतात की प्रत्यक्ष पुरावा राहिला नाही त्याअर्थी शिवाजी हा संशय खुनी ठरतो या व याबद्दल वादच उरत नाही यासाठी या विधानाचा खुलासा करणे आवश्यक आहे इतर कोणत्या ठिकाणी असले विधान कदाचित खरे होऊ शकेल पण या अफजल खानाच्या प्रकरणी तरी हे विधान पटण्यासारखे नाही कारण असे की एकतर तेव्हापासून आतापर्यंतचे निरनिराळे अनेक बखरकार पोवाडेकार टास्ने लिहिणारे टिपणे यादी करणारे कैफती सांगणारे हे सर्व महाराष्ट्र लेखक ही गोष्ट एकमताने सांगत आहेत व सगळे खाण्यालाच दोष देत हे सर्व लेखक अस्सल लबाड आणि हे सर्व जाणून बोजून बजिन्नस खोटेच लिहितात असे कोणीही म्हणणार नाहीत तसेच यापैकी कोणाचंही खरी हकीकत कळलीच नाही व ती समजणे शक्य नाही हेही मानता येण्यासारखे नाही जी गोष्ट षटकरणी होती ती केव्हाही गुप्त राहू शकत नाही आणि या झटपटीच्या वेळी तर गुप्तता राहण्याची बिल्कुल सोय नव्हती कारण भेटीच्या सदर अगदी उघड्या ठिकाणावर होती आणि त्या सदराचे दरवाजे काही बंद करून घेतलेले नव्हते किंवा गोशाच्या जनानखाण्याप्रमाणे त्याभोवती काही उंच उंच भिंती बांधलेल्या नव्हत्या व तो समय काही काळोख्या रात्रीचा नव्हता तेथे स्वच्छ उजड होता वरून श्री सूर्यनारायण प्रकाशत होता गडावरून लोक बघत होते सदरे भोवताळचे सर्व लोकांचे कान आणि डोळे तिकडेच लागलेले होते सदरेबाहेर शिवाजी महाराजांचे लोक तर होतेच पण शिवाय आणखी अफजलखानाचेही लोक तेथे होते पालखीचे बत्तीस भोई आणखी इतरही लोक सदरेजवळ होते या तंबूबाहेर लोकांशिवाय सदरे प्रत्यक्ष जवळ अगदी आतल्या अंगाला ज्यांच्या प्रथम कार्यकारण भेटी करविल्या ते लोक हजर होते व ते सर्व हा प्रकार नीट न्यायात होते खानाचा वकील कृष्णाजी भास्कर वाईचा देशपांड्या हा तर अगदी अव्वलपासून अखेरपर्यंत तेथे ते उभाच टाकला होता आणि कृष्णाजी भास्कर हा अगदी शेवटपर्यंत आपल्या अन्नदात्याचे हित चिंतित असून आपल्या इंगणाला जागून होता तो इतका की त्याने शिवाजीवर हत्या कमी केले नाही इतकेच नाही पण लोक मारित असता शिवाजीने त्यास सोडून जाऊ दिले तरी तो तेथून गेला नाही त्याने बाहेरच्या लोकास आत बोलविले आणि शक्यची सर्व कामगिरी बजावली आत काही दग्याचा प्रकाश शिवाजीने केला असता तर कृष्णाजीने ही गोष्ट विजापूर दरबाराला केवढी मोठी करून सांगितली असती आणि त्याच्या आधारावर मुसलमान अकबार न आणि इतर परकी इतिहासकारांनी केवडाली गाझीफांची गोपुरे उभी केली असती पण अशा हवेतल्या हवेत रस्द्यात त्याच पिसाचाही आधार मिळाला नाही परांचे कावळे इतिहासकार करते किंवा नाही हे करण्यास काही दूर जावायला नको काही काडीचाही आधार नसता त्यांनी मनाचे मजले उठवलेली आपल्यापुढे आहेत काफी कान हा तेथून फार धूरचा राहणारा होता व तो या वधाला खून म्हणून म्हणतो ते एक आपण सोडू पण मुसाने सलदनकार तर अगदी जवळचा आणि त्याच्यावर पुष्कळ मंडायची भिस्त हा संन्यास सदैव जागणारा इतिहासकार म्हणतो की शिवाजीने अफजलखानाच्या डेऱ्यात जाऊन त्याच मेजवानीस बोलविले नंतर अफजलखान विश्वासाने शिवाजीकडे मेजवानीस गेला त्याच्याबरोबर बारा लोक होते पण अफजल खान हा एकट्याच गडावर आज संघेतस्थळी पोहोचताच शिवाजीच्या हुकमारहून गडकऱ्यांनी किल्ल्यांचे दरवाजे बंद केले व मग शिवाजीने त्यास मारिले की हकीकत आमच्या अनेक इतिहास लेखकांनी या ग्रंथा आधारे अशीच नुसती दिली आहे त्यासंबंधी आणखी टीका त्यांनी केली नाही आणि मलाही वाटते की या हकीकतीवर निराळी टीका करण्याचे मुळीच प्रयोजन नाही ही अशी नुस्तीच देणे इतकीच टीका यावर भरपूर पुरेशी आहे आता सर्वात मोठे इतिहासकार ग्रँड डब साहेब ज्यांना शिवाजीच्या वंशजाचे दप्तरखाणे खुले होते ते प्रतापसिंह महाराजांच्या पदरी खुद्द साताऱ्यास राहिलेले होते ज्यांना फॅक्टरी रेकॉर्डची आणि इतर अस्सल कागदपत्रांची किल्ली सहज मिळण्यासारखी होती तेच या प्रकरणात शिवाजी महाराजांना दोष देतात व खुनाचे आरोपी ठरवितात याला मात्र काय म्हणावे हे कळत नाही पण आमच्या ऐकव्यात असे आहे की डब साहेबांना या खाण प्रकरणासंबंधाचे अनेक कागदपत्र प्रतापसिंह महाराजांनी दिले होते आणि शेवटी डब साहेबांनी त्यांच्या वैभवशाली पूर्वजाबद्दल या प्रकरणात काय म्हटले आहे हे जेव्हा प्रतापसिंह महाराजांच्या कानावर गेले तेव्हा ते फार नाराज झाले व मग पुन्हा ऐतिहासिक माहिती कोणासही पुरवण्याच्या भानगडीत ते पडले नाही, डब साहेबांच्या लेखण्यानंतर आजपर्यंत याबद्दल अनेक लेख लिहिले ले गेले पण आश्चर्य असे की डबसाहेबांच्या ग्रंथाची नवीन आवृत्ती तपासून तयार करण्याचे काम ज्या संपादकांनी केले ते आमचे वयोवृद्ध इतिहासकार राजमान्य राजेश्री भाईसाहेब गुप्ते हेही या संबंधाने ब्र न काढता मूग गिळून बसले आहेत नुसती दुसरी बाजू पुढे मांडणे हेही त्यास अवश्य किंवा इष्ट वाटले नाही पण ही, ही गोष्ट आता फार जुनी झाली हिजला अडीचशे वर्षावर वर्ष लोटून गेली आता रिकामा ओहापोह कशा आला अफजलखानाच्या वदाच्या ओहापोहाबद्दल आजपर्यंत कैकांना प्राचित्य भोगावी लागली आहेत तेव्हा आता आपण फिरून त्यास फारसे न पडता इतकेच म्हणू की शिवाजी व अफजल हे एकमेकास खाण्यासाठी टपले असतात त्या डावात शिवाजीने खानावर मात केली व प्रतापगडावर आपली सत्ता कायम ठेवली त्यावेळेपूर्वी तर हा किल्ला केव्हाही कोणाची अविंदाच्या ताब्यात नव्हताच पण अजूनपर्यंत या घटकेपर्यंत देखील हा किल्ला हिंदूंच्याच ताब्यात आहे अशा या किल्ल्याच्या आवारात काही काळातरी गेले असता आणि तेथल्या श्री अंबाभावांच्या समोर जेथे शिवाजी महाराज उभे राहून त्या मातेची पूजा करीत व तिला हात जोडीत असत तेथे उभे राहून क्षणभर शांत चित्ताने या जगन्मातेचे पाय चिंतले असता कोणाही मराठ्याला आपण आज धन्य झालो असे वाटल्यापासून राहणार नाही तेथेच ते आणखी थोडा वेळ खर्चून देवीसमोरच्या दगडी चिऱ्यावर बसून महाराज देवीपुढे पुराण श्रवण करीत त्या चौकोनी पाशांशिलेवर उभे राहून आपल्या कृतकर्माच्या मनाशीच परीक्षण केले व कृतापराभवाबद्दल त्या मातेची क्षमा याचली तर पापमुक्त होऊन पंढरीस गेल्याशिवाय येथेही चारी मुक्तीसह साधता याचा अनुभव प्रत्येक महाराष्ट्राच्या मनाला पटेल व किल्ल्याच्या आतली कोटलीही चिमुटबभर आपल्या भंडाऱ्यात ठेवली तर त्यापासून सदैव बरखत येईल आणि या मृतिकेचे तायित करून आपल्या मुलांच्या गळ्यात बांधले असता भूत पिशाचंची बाधा दूर होऊन त्यांच्या अनेक कामना पूर्ण होतील याचा पडताळा कोणाही हिंदूस अनुभवावी खास पटेल जिवंतपणी तर याची साक्ष पटेलच पण आसन्न मरण कालही सदैवजवळ ठेवलेली या मातोश्रीच्या अंगणातील मृत्यिका खाली ठेवून त्यावर प्राणोत्क्रमण झाले असता पांढऱ्या घोंगडीपेक्षा आणि गंगाजलापेक्षाही जित्तला प्रसन्नता जास्त वाटून पुनर्जन्मात देखील याचा लाभ घटल्यापासून राहणार नाही शुभंभतू